पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण दहावे स्वाभिमान जतन करा अकोला दिनांक दहा बारा एकोणीशे पंचेचाळीस बंधू आणि भगिनींनो मी आज मुख्यतः आगामी निवडणुकासंबंधी बोलणार असल्यामुळे इतर विषयाचे चर्चित वर्णन करणार नाही यावेळेस इलेक्शन सण एकोणीशे सदोतीसच्या इलेक्शनपेक्षा निराळे आहे हे आपण जाणताच हे इलेक्शन म्हणजे अस्पृश्य वर्गाच्या जगण्या भरण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न मोठ्या कुशलतेने आपण सोडविला पाहिजेहेच आपले आद्य कर्तव्य असून त्यावर आपले भविष्य अवलंबून आहा आपण आपली संघटना प्रभावी करू तिच्या जोरावर फेडरेशनच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे आपली अभेद्य संघटना सर्वजणांना दिसून आली पाहिजे हा निवडणुकीचा लढा राजकीय सत्ता आपल्या हाती येण्यासाठीच सा आपण मोठ्या निकरान लढविला पाहिजे राजकीय सत्ता हाती असली म्हणजे काय करता येत याची कल्पना आपल्याला आलोली आहा मी अडीच वर्षात काय काय काम केले हेही तुम्ही जाणताच काही टीकाकार माझ्यावर आरोप करता की मी विशेष महार लोकांच्या हिताकडे पाहतो परंतु त्यांच्या टीकेत काळी मात्र सत्यांश नाही सिमल्यात घडलेली एक गोष्ट मी यावेळी आपल्याला सांगतो अस्पृश्य वर्गाचा उमेदवार म्हणून एक मळकट भंगी बोर्डाच्या मुलाखतीसाठी आला होता पण त्याला पाहून बोर्डाने खात्रीने नकार देणार हे जेव्हा मला समजले तेव्हा मी माझे सर्व वजन खर्च करून त्याला निवडून आणले सध्या हा उमद्वार परदेशात गेलि आह आत्मप्रौढी मिरवण्याच्या हेतून हिमी हे सांगितले नाही सांगण्याचे तात्पर्य की हाती सत्ता असली पाहिजे म्हणजे मनुष्य काय करू शकतो याची आपल्याला कल्पना यावी विद्यार्थ्यांना उपद्र आजच्या प्रसंगी विद्यार्थी वर्गालाही काही सांगावायचे आह त्यांनी आपल्या कर्तव्या सदैव जागृत राहिल पाहिजे अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान विद्यार्थी दशतच मारण्यासाठी गांधींनी सन एकोणीशे साली हरिजन सेवा संघ स्थापन क्ला आहा संघातून अस्पृश्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्य देण्याचा उपक्रम करण्यात आला याचा हेतु एवढाच की तरुण विद्यार्थ्यांना आर्थिक अमिष दाखवून त्यांना स्वातंत्र्य संघटनेपासून ओढून आपल्या गोटात नेता यावे याबाबतीत मी विद्यार्थीवर्गाला एवढेच सांगू इच्छितो की त्यांना अशा प्रकारे दाखविलेल्या त्या अमिषाचा जितका फायदा करून घेता येईल तितका अवश्य घ्यावा पण आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावू नये या विषयाला अनुकूल तुम्हाला एक पुरणातील गोष्ट सांगतो देव व दैत्य यांच्यामध जी लढाई झाली ती देजयी व्हावेत म्हणून त्यांनी एक युक्ती योजली आणि कचाला संजीवनी विद्या शिकवून त्यांनी आपले इच्छित ध्येय साध्य करून घेतले त्याचप्रमाणे कचासारखे दृढनिश्चय बनून कुठल्याही अंशाला बळी न पडता विद्या शिकून घ्या आणि स्वजातीच्या उद्धारासाठी आपल्या अंगीकृत कर्तव्यात जागृत रहा इतक तुम्हाला माझ्या आग्रहाच असंख्य जाती धर्म अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या भयंकर अडचणी आह आपल्या या देशात असंख्य जाती व धर्म आहेत त्यामुळे समाजात संघटना नाही जाती जातीमध्ये रोटी अगर बेटी व्यवहार होऊ शकत नाही या परंपरे विरुद्ध जर कदाचित विवाह घडून आलाच तर तो एक अपवाद समजला जातो महाराच्या मुलाने जर ब्राह्मण मुलीशी विवाह केला अथवा ब्राह्मण मुलाने महार विवाह केला तर त्याबद्दल मला काहीच वाटणार नाही अशा बाबतीत माझा स्पष्ट सवाल आहे की अशा विवाहामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट होईल काय दलितांच्या मुली काळ्या आहेत की नकट्या आहेत की कोऱ्या आहेत आपल्यातही मुली जर चांगल्या आहेत तर मग सृश्य वर्गाच्या मुलीशी विवाह करण्याचा हट्ट आमच्यातील तरुणांनी का धरावा आणि असा हट्ट धरण्यात त्यांचा मतलब तरी काय आहे काँग्रेसचा मतलबी प्रचार आता आपण काँग्रेसच्या प्रचाराबद्दल विचार करू देशातील अल्पसंख्याक वर्गांना वाटणारी भीती नायशी करण्यासाठीच आपण झटत आहोत असे काँग्रेसवाले म्हणतात पण अनुभव मात्र अगदीच उलटा आलेला आहे काँग्रेस ही सर्व देशाचे प्रतिनिधी आहे असा जो प्रचार चालू आहे तो अगदी खोटा आहे काँग्रेसला जर अल्पसंख्याक वर्गाचे हक्क राखावायचे आहे तर मग त्यांचा विचारविनिमय करण्यासाठी हिंदी गोडमेज परिषद का बोलविली नाही इतर राजकीय पक्षांची सर्व सत्ता आपल्या हाती घेण्याचा काँग्रेसन जो टाव टाकला आहे तो हाणून पाडला पाहिजे काँग्रेसचा हा दुराग्रह आम्हाला बिलकुल मान्य नाही काँग्रेसमधून अलग राहण्यातच दलिताचे हित आहे यात बिल्कुल शंका नाही स्वाभिमान जतन करा अण्णाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या येण्यासाठी आपण स्वाभिमानीवर स्वावलंबी बनले पाहिजे आज सकाळीच एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला आम्हाला सर्वस्वी अस्पृश्य वर्गाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते मग त्यांच्याविरुद्ध तक्रार कशी करायची आणि ती केली तर स्पृश्य अधिकारी ती ऐकून घेत नाहीत याला उपाय काय मी म्हणतो शिळीहून आणखी किती दिवस जगणार आज न उद्या अण्णाविरुद्ध तोंड दिलेच पाहिजे आपण जर अण्यायाचा प्रतिकार करणार नाही तर आपला उद्धार कधीच होणार नाही मी कोट बुट पटलून घालून तुमच्यासमोर उभा आहे हातात सोन्याचे गळे आहे मला महार म्हणण्याची कुणाची छाती आहे असे जरी असले तरी मी महार आहे मी प्रयत्न केले नसते अगर अण्णायाविरुद्ध झगडलो नसतो तर आजची परिस्थिती मला प्राप्त झाली असती काय सांगण्याचा उद्देश असा की यापुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे त्यासाठी आपल्याला स्वतंत्र ध्येय गाठता आले पाहिजे आपल्याला फेडरेशनचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणले पाहिजेतच हाच माझा पुन्हा सर्वांना आदेश आहे